स्कंद सहावा अध्याय अठरावा लक्ष्मीची शिवाराधना जन्मेजय म्हणाला हे मुने लक्ष्मी घोडी कशी झाली ती पतीविना कोठे राहत होती ती त्या हरीशिवाय किती दिवस राहिली तिने पुढे काय केले ती पुन्हा वासुदेवाकडे केव्हा गेली तिला पुत्रलाभ केव्हा झाला हे आपण मला सांगा व्यास म्हणाले विष्णूने आपल्या पत्नीला शाप दिल्यामुळे तो रेवंत भयभीत झाला आणि तो सत्वर निघून गेला त्याने वृत्तांत निवेदन केला लक्ष्मीने विष्णूला वंदन केले आणि ती सत्वर मृत्यू लोक जेथे सूर्यपत्नीने तप केले होते तेथे ती घोडीच्या रूपाने राहू लागली तेथे राहून तिने ते भगवान शंकराचे ध्यान केले पंचमुख दहा हात अर्धा गौरीचा कर्पूर वर्ण नीलकंठ त्रिने अशा महादेवाचे तिने चिंतन केले गोडीच्या रूपाने राहून लक्ष्मीने दारुण तप केले हजार वर्षांनी महादेव प्रसन्न झाला आणि पार्वतीसह तेथे लक्ष्मीला म्हणाला हे कल्याणी तू कशासाठी तप करीत आहेस तुझा पती जगात श्रेष्ठ असून सर्वज्ञ आहे तेव्हा त्या मुक्तीदायक श्रीहरीला सोडून तू माझे का ध्यान करीत आहेस पती हे स्त्रियांचे दैवत आहे पती सेवा हा स्त्रियांचा धर्म आहे भगवान नारायणाची सेवा करावी असे असताना तू माझे चिंतन का करतेस लक्ष्मी म्हणाली हे महेश्वरा पतीने मला शाप दिल्यामुळे मी आपणाला शरण आले आहे मला शापमुक्त करा मला उशाप सांगताना विष्णू म्हणाले तुला पुत्र झाल्यावर तू पापमुक्त होशील नंतर तुझे वैकुंठात वास्तव्य घडेल त्यांच्या या शब्दावरून मी तप करीत आहे तुमची आराधना करीत आहे तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा पती समागमाशिवाय मला पुत्र लाभ होणार नाही माझा पती आणि तू यात द्वैत नाही हे त्रिपुराशका तुम्हा दोघांमध्ये ऐक्य असल्याचे मी श्रीहरीकडूनच ऐकले आहे म्हणून तू माझी इच्छा पूर्ण कर शिव म्हणाले हे देवी आमच्यातील हा ऐक्यभाव तुला कसा समजला कारण देव ऋषी ज्ञानी हे सुद्धा आमच्यातील ऐक्य जाणत नाही तेव्हा इतराना समजण्यास दुर्लभ असे देवा एकदा एकांतात हरी पन्मासन घालून ध्यान करीत होते तेव्हा विस्मित होऊन मी विचारले हे देवादे देवा समुद्र मंथनातून मी बाहेर आल्यावर सर्व देवांना प्रथम अवलोकन केले त्यात आपण सर्वश्रेष्ठ आहात असे मला वाटले म्हणून मी आपला स्वीकार केला असे असता आपण कोणाचे ध्यान करीत आहात हे मला सांगा विष्णू म्हणाले हे कांत सत्वर संतुष्ट होणार्या त्या गिरिजा वल्लभाचे मी ध्यान करीत आहे कधी कधी तो माझे ध्यान करतो मी त्या शिवाचा प्रिय प्राण आहे तसाच तोही माझा प्रिय प्राणच आहे तेव्हा आम्हा उभयतात भेद नाही महेश्वराचा देश द्वेष करणारे माझा द्वेष करतात तेव्हा विष्णूनेच हे मला सांगितले आहे आपण विष्णूला प्रिय आहात म्हणून मी आपले ध्यान केले म्हणून माझा पतीशी माझा संयोग होईल असे करा संभाषणातले गर्भीत जाणाऱ्या महेश्वराने तिला आश्वासन दिले तो म्हणाला तुझ्या तपामुळे मी संतुष्ट झालो आहे माझ्या प्रेरणेने प्रत्यक्ष हरी अश्वरूपाने तुझ्याकडे येईल तो कामविबल होऊन तुझ्याशी समागम करील अशी मी प्रेरणा देईन तुला त्याच्या त्याच्यासारखा तेजस्वी पुत्र होईल पुत्र प्राप्तीनंतर तू पतीसह वैकुंठात जाशील हय ग्रीव या नावाने तो पुत्र पुन होईल त्याच्यापासून पुढे हय वंश भूतलावर विस्तार पावेल लक्ष्मीला वर दिल्यावर शंकर पार्वतीसह अंतर्दान पावले लक्ष्मीने मनात त्या श्रीहरींचे चिंतन केले ती नित्यस्तवन करू लगली अध्याय अठरावा समाप्त